श्री गणेशायन महा श्री वासिष्ठ महारामा म्हणाले रामचंद्र अशा रीतीने आत्मगद भाषण केल्यानंतर जगताला प्रकाश देण्याचे आपले स्वाभाविक कर्म करण्यासाठी सूर्य उदय पावतो त्याप्रमाणे आपले प्राप्त कर्म कर्तृत्व भोक्तृत्व अभिमान रहित बुद्धीने करण्यास प्रवृत्त झालेला जनक राजा आपल्या जागेवरून उठला आणि इष्टानिष्ट इस्टा भावनांचा त्याग करून त्याने आत्मजागृतीत राबून सुशोक्त असल्याप्रमाणे आपल्या सर्व क्रमप्राप्त क्रिया केल्या त्या दिवशी नित्याप्रमाणे देवांचे पूजन ब्राह्मणांना दान देणे वगैरे सर्व अनेक क्रिया त्यांनी पूर्ण केल्या त्या दिवशी नित्याप्रमाणे सर्व क्रिया पूर्ण केल्यावर रात्री त्याने पूर्वीप्रमाणे ध्यान लीला केली। नंतर रात्र संपून पहाटेची वेळ होताच ज्याचा सर्व विषयभ्रम शांत झालेला आहे अशा मनाला एकाग्र करून तो जनक राजा आपल्या चित्ताला बोध करू लागला तो स्वतःशीच म्हणाला हे चंचल चित्ता हा संसार तुला सुखदायक होणार नाही यासाठी शांत हो कारण शांतीनेच विक्षेपरहित आणि सारभूत असे आत्मसुख तुला प्राप्त होईल तू जसजस दस हा संकल्प करत राहशील तसतसा त्यांच्या योगाने तुझा चिंतेचा संसार वृद्धिंगत होत जाईल ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाला पाणी घालत राहिल्यामुळे त्या वृक्षाला सहस्रावधी शाखा फुटतात त्याप्रमाणे विषयोपभोगाच्या निरंतर इच्छा करत राहिल्याने तुला अनंत व्यथा तेवढ्या भोगाव्या लागतील कारण जन्ममरणरूपी संसार हा विषय चिंतनाच्या योगानेच उत्पन्न झाला आहे तेव्हा या विचित्र चिंतेचा त्याग करून तू शांत हो हे विवेकी चित्ता तराजूच्या एका परड्यात शमसुख आणि दुसऱ्या पारड्यात नश्वर संसारसृष्टी घालून दोघंची तुलना करून पहा त्यानंतर जर तुला संसारात काही सार आहे दिसले तर मग त्याच्यावर खुशाल आसक्त हो परंतु ज्या अर्थी हे सर्व असार आहे त्याअर्थी तू त्यावरील आस्था टाकून दे हे असशणार आहे असे समजून ते प्रिय मानू नकोस आणि दर्शनार्ह नाही असे म्हणून ते अप्रियही मानू नकोस तर केवळ दोघांचा साक्षीभूत राहून आणि आत्मरत होऊन यथेच्छ विहार कर हे दृश्य सद्रूप असो की असद्रूप असो त्याचा उदय होवो किंवा अस्त होवो तू त्याच्या गुणागुणामुळे हर्षविषादयुक्त होऊ नकोस वास्तविक तुझा आणि या दृश्याच्या यत्किंचित सुद्धा समन आहे कारण ज्याप्रमाणे तू असत आहेस त्याप्रमाणे हे दृश्यही असदरूपच आहे अर्थात दोन असद्वस्तूंचा संबंध कोणी कधीतरी पाहिला का तुमचा दोघांचा संबंध आहे हे म्हणणे वंध्यापुत्र वा आकाशपुष्प यांचा संबंध आहे या म्हणणे इतकेच असंबद्ध आहे आता, या वर्तु कदाची तासे की, है, मी ले मुणे है ले, हो की असत मी आहे. तुझे सत आध कला एक जीवंत अशा दो संबंध कदाचित दृश्य ही सत ही सत अण मानले तर मग इष्टवस्तूंचा वियोग होण्याची शक्यताच न राहिल्यामुळे विषादाला जागा कोठून राहणार आणि जे नित्य आहे त्याबद्दल हर्षतरी कसला मानायचा तेव्हा हे माझ्या चित्ता तू दृश्यरूपी महाआधीचा त्याग कर आणि सदा आत्मस्वरूपामध्ये तल्लीन होऊन राहा आणि विक्षेपरूपी समुद्रात चिरून उगीच बुडू नकोस स्वतः जळणाऱ्या चेंडूसारख्या दारुकामाच्या चक्राकार यंत्राप्रमाणे व्यर्थ संताप करून घेऊ नकोस आणि मोहमनाने भरून मूढ होऊ नकोस बाबा रे ज्याच्या योगी तू परिपूर्ण होशील अशा तऱ्हेची श्रेष्ठ वस्तू या जगात एकही नाही यासाठी अभ्यास वैराग्य इत्यादी ब्रह्माचा अवलंब कर आणि धैर्याने चंचलतेचा त्याग कर िश्री वासिष्ठ महारामाने उपशमाप्रकरणी एक सर्ग अकरा श्री वसिष्ठ म्हणाले हे राघवा अशा प्रकारे विचार करणारा तो जनकराजा स्वराज्यातील आपले सर्व कामकाज आणि नित्याचे व्यवहार करू लागला परंतु यावेळी त्याची बुद्धी ज्ञानाने प्रबुद्ध झाल्यामुळे ती पूर्वीसारखी अहम ममतादिकाने व्याकुळ होईन झाली कोणत्याही अनुकूल परिस्थितीमध्ये त्याची चित्तवृत्ती उल्हित झाली नाही किंवा प्रतिकूल परिस्थितीत खिन्नही झाली नाही तर सुषिप्तावस्थेतील हालचालीप्रमाणे त्याचे सर्व व्यापार विक्षेपरहित बुद्धीने होऊ लागले त्या दिवसापासून त्याने दृश्याचा इष्टबुद्धीने आदरही केला नाही किंवा अनिष्टबुद्धीने अनादरही केला नाही तर ज्या ज्यावेळी जैदे व्यवहार प्राप्त झाले त्यांचा त्यांचा तो निशंक मनाने परामर्श घेत असे त्याची बुद्धी नेहमी विवेकनिष्ठ असल्यामुळे धुळीचे कण आकाशाला मलीन करू शकत नाही त्याप्रमाणे अहमत्वादी विकारांच्या योगाने स्वरूपानुभवामुळे प्राप्त झालेली त्याच्या चित्ताची अनादिसिद्ध निर्मलता नष्ट झाली नाही अर्थात राजसगुणांची राजस धूळ राजस त्याच्या चित्ताला चिकटली नाही निरंतर आत्मानुसार करू लागल्यामुळे सम्यक ज्ञानाची प्राप्ती होऊन त्याची बुद्धी अपरिचिन ब्रे आणि त्यामुळे त्या बुद्धीमध्ये त्या त्या ब्रह्म ज्ञानाचे उदय व्हावा त्याप्रमाणे त्याच्या हृदय रूपे आकाशामध्ये चित सूर्याचा उदय होऊन त्यामुळे विक्षेपरूपी मेघपटलांचा आपोआप निराश झाला सर्व भाव आत्म्यामध्ये अध्यस्थता असल्यामुळे परमार्थ दृष्ट्या ते आत्मरूपच आहे असे तो जनक राजा पाहू तो भूतात समचित्त राहू लागला त्यावेळेपासून ज्ञानदृष्ट्या सर्वांना समान लेखणारा तो जनक राजा जीवनमुक्त स्थिती प्रत जाऊन पोहचला दे तेव्हापासून तो ज्ञानवृद्ध आणि लोकस्थितीचे राज्य करत असताना लोकांना तावडीत केव्हाही सापडला नाही आणि मानसिक गुणदोषाने त्याच्या आत्मस्वरूपानुभवाचा उदयास्तही झाला नाही तसेच राज्यातील अर्थानर्थकारक उलाढालीच्या योगाने त्याला कधी आनंद किंवा दुःख यांचा स्पर्शही झाला नाही त्यामुळे तो सर्व व्यवहार करत असूनही आत्म्याच्या अकर्तृत्व अनुभवामुळे काहीच करत नसण्यासारखे राहिला तो सर्वदा आंतर्यामी आत्मस्वरूपच पाहत असे सर्व पदार्थाविषयीच्या रागादी वासना त्याच्या ठिकाणी अस्तंगत झालेल्या असल्यामुळे गाढ निद्रावस्थेत असलेल्या मनुष्याप्रमाणे त्याच्या चित्ताची शांतता कधीही ढळली नाही तो भावी गोष्टीची चिंता वाहत नसे आणि गत गोष्टीचे स्मरण करत नसे त्याचप्रमाणे वर्तमानकाळीसुद्धा सर्व व्यवहार करत असताना त्याच्या सहजानंद वृत्तीमध्ये यत्किंचितही खळ पडत नसे हे कमलनयना रामा अशा रीतीने त्या जनकराजाने स्वतःच्या विचाराने सर्व प्राप्तव्य प्राप्त करून घेतले होते रामा जितका जितका विचार करावा तितकी तितकी विचाराची सीमा जवळ येते म्हणून फलप्राप्ती अर्थात आत्मज्ञान होईपर्यंत विचार चालू ठेवावा गुरु शास्त्र पुण्य यांच्या योगाने त्या परमपदाची प्राप्ती होत नाही <coughs> असे सांगण्यात येत असते परंतु याचा अर्थ ही साधने अगदी कुछकामाची आहेत असा नसून स्वतःची बुद्धी विचार प्रवण होणे हेच अध्यात्मप्राप्तीचे मुख्य साधन आहे असाच आहे अशा दृष्टीने सत्संगापासून उत्पन्न झालेल्या विचाराची योग्यता काही विशेष आहे सत्शास्त्र सत्संग आणि विवेक यांच्या योगाने शोभणारी प्रज्ञा किंवा उहापोह हो करण्यात कुशल असलेली बुद्धी हीच कोणी सखी असून तिच्या योगाने परमपदाची प्राप्ती होते याशिवाय दुसऱ्या कोणत्याही क्रियेने होत नाही पूर्वापार विचार करणारी प्रज्ञारूपी ज्योती प्रज्वलित झालेली असते त्याला अज्ञान रूपी अंधकार केव्हाही बाधा करत नाही दुःखरूपी लाटांच्या योगा भयंकर आणि दुस्तर भाषणारी विपत्ती रुपी नदी प्रज्ञा रूपी नौकेचा आश्रय केल्याने सहज तरुण ज्याप्रमाणे वायूची प्रज्ञाविरहित पुरुषाला थोडेसे संकट आले तरी तो मोठ्या विपत्तीत पडते परंतु प्राज्ञा पुरुषाला गुरुचे सहाय्य आणि शास्त्र श्रवण नसले तरी तो संसारसागरातून तरुण जातो कारण संसार हा ज्ञानाने बाधित होणार आहे आणि ज्ञानाच्या बाबतीत प्रज्ञा हेच मुख्य साधन आहे व्यवहारात सुद्धा प्रज्ञावान मनुष्याला कोणत्याही प्रकारची मदत नसली तरी तो मोठमोठी कार्य करतो पण प्रज्ञाशून्य पुरुषाला केवढेही मोठे सहाय्य असले तरी त्याचा कार्यनाशच होतो यासाठी हे एखाद्या वेलीला चांगली फळे यावी असे वाटत असेल तर तिला पाणी घालून तिचे रक्षण करावे लागते त्याप्रमाणे कार्येच पुरुषाने शास्त्र आणि सत्समागम यांच्या सहाय्याने प्रथम आपली प्रज्ञा वृद्धिंगत करावी ज्याप्रमाणे चंद्रप्रकाशाचे मूळ सूर्यप्रकाशात असतो आणि तो हळूहळू चंद्रप्रकाशाला वाढवत नेऊन त्याला पूर्ण असलेला नेतो त्याप्रमाणे प्रज्ञा रूपी दृढमूल बनलेला प्राग्यरूपी वृक्ष कालांतराने उत्तम फळे देतो द्रव्यादी बाह्याच प्राप्त करून घेण्यासाठी ज्याप्रमाणे मनुष्य वारंवार प्रयत्न करतो त्याप्रमाणे प्रथम त्याने प्रज्ञावृद्धीसाठी नेटाने प्रयत्न करावेत म्हणजे इष्टफलाची प्राप्ती व्हायला उशीर लागत नाही सर्व दुःखांची पराकाष्ठा आपत्तीचे जणू भांडारच आणि संसार वृक्षाचे बीजच अशा प्रज्ञा मांद्यांचा नाश करावा स्वर्ग पाताळ किंवा राज्यप्राप्ती यांच्यामुळे जे सुख प्राप्त होऊ शकेल ते सर्व एकट्या प्रज्ञेच्या भांडारापासून मिळू शकते तेव्हा राघवा हा भयंकर संसारसागर जसा प्रज्ञाबलाने तरुण जाता येतो तसा तो दान तीर्थे आणि जप यांच्या योगानेही तरुण जाता येणे शक्य नाही भूमीवरील नकाश संचार आदी दैवी संपत्ती प्राप्त होते तो ते सुद्धा प्रज्ञारूपी लतेचे गोड फळ होय ज्याप्रमाणे सिंहाने अरण्यातील हरिणाला लेलया जिंकावे त्याप्रमाणे आपल्या भयंकर पंजाने उन्मत्त हत्तींच्या कळपांना फाडून टाकणाऱ्या बलाढ्य सिंहांनाही आपल्या प्रज्ञेच्या बळावर कोल्ह्याने अनेक वेळा जिंकलेल्या अगदी सामान्य स्थितीत उत्पन्न झालेल्या माणसानी प्रज्ञेच्या राजे संपादन केल्याची उदाहरणे दिसून येतात सार प्राप्त करून घेणारा प्रज्ञावान मनुष्यच योग्य आहे प्रज्ञेच्या योगाने वाद करणारा मोठमोठ्या वादशिव प्रतिस्पर्ध्यांनाही चित केले आहे विवेकी पुरुषांच्या हृदयकोशात असलेली प्रज्ञा ही चिंतामणीत आहे अथवा इच्छित फल देणारी ती एक कल्पलताच आहे नौकेचे सहाय्य असले तरी समुद्राच्या पैरतीला जाण्याला चांगला शिकलेला नावाडे पाहिजे अशिक्षित नावाड्याचे ते काम नाही त्याचप्रमाणे संसारसागर तरुण जाण्याला प्रज्ञावान पुरुष पाहिजे ज्याप्रमाणे अशिक्षित नावाड्याची नौका समुद्रातील भोवऱ्यामध्ये गिरक्या खाते त्याप्रमाणे मंदबुद्धीचा पुरुष या संसारसागरात गटांगळ्या खात राहतो आशा तृष्णा लोह मोह क्रोध चिंता इत्यादिकापासून उत्पन्न होणारे दोष प्रज्ञावान मनुष्याला बाधा करू शकत नाही हे उघडच आहे की मजबूत चिरखत घा धा, धारण करणाऱ्या वीराला जशी बाळापासून भीतीची कसली हे रामचंद्र प्रज्ञावान मनुष्याला सर्वजग सारखे म्हणजे आत्मरूपच दिसत असते अर्थात अशा सम्यक दर्शन संपन्न पुरुषाला संपत्ती किंवा विपत्ती यांची किंमत सारखीच वाटते परमत्मा स्वरूपी सूर्याला अहंकार रूपी जड़ीर्ण नीलो परूपी तो दूर करता ज्यादा प्रमाण चांगा करना शरीर नांगरुन तिजी उत्तम मशागत करते परि की पुरुषा ने प्रथम विवेका बुद्धि शुद्ध करावे प्रतिबंधा निराशा फल प्राप्त होते। इती स्री उपशमा सर्ग सर्ग तेरा। स्री रामा सर्ग जनक राजा विचार कर। होनका प्रमाण जे राजविक पुरुष त्यांचा तो अखेरचा जन्म असल्यामुळे आकाशातून अचानक फळ पडावे त्याप्रमाणे ते आत्मज्ञानाचे अचानक अधिकारी होऊन ते, ते पद प्राप्त करून घेतात यासाठी शुद्ध सत्वाच्या बुद्धीने अंतःकरण प्रसन्न होईपर्यंत शत्रूंना वारंवार जिंकत जावे अशा रीतीने एकदा अध्यात्माचा अधिकार प्राप्त होऊन इंद्रियांचा स्वामी जो सर्व परमात्मा तो प्रसन्न झाला म्हणजे त्याच्या दर्शनाने संपूर्ण दुःखदृष्टी क्षय पावतात त्या परावरू शोहु आणि विविध आपत्तीच अशा अहम ममता सर्व कुदृष्टी हृदय ग्रंथी आपोआप क्षीण होतात रामा यासाठी तू ही जनकाप्रमाणे सर्व जगताच्या उत्पत्त्यादी अधिष्ठानुभूत असलेल्या ब्रह्माचा अपरोक्षानुभव करून घेऊन परमपुरुषार्थ रूपी लक्ष्मीने अलंकृत हो तू नेहमी अंतकरणात विचार करून हे जग क्षणभंगूर आहे असे पाहू लागलास म्हणजे तुझी बुद्धी जनकाप्रमाणे काले आत्मज्ञानाने सुप्रसन होईल तसेच संसार ग्रस्त झालेल्या पुरुषांना आत्मप्रयत्नच हात देऊ शकतो दैव कर्म धन बांधव यापैकी कोणीही हात देऊ शकत नाही प्रयत्न विवेक वैराग्य इत्यादी ज्ञान नशिबात असेल तर प्राप्त होईल असे म्हणून दैवावर विसंबंध स्वस्थ राहतात आणि कोणत्याही कृत्याला आरंभ करण्याच्या वेळी नसत्या कुशंका काढत राहतात अशा मंद पुरुषांची आत्मघातकी बुद्धी अनुकरण करायच्या मुळेच योग्यतेची नाही उत्कृष्ट विवेकाचा आश्रय करून आपल्या शुद्ध बुद्धीने आत्मदर्शन करून घ्यावे आणि वैराग्य उत्पन्न करणाऱ्या बुद्धीबलाने संसार समुद्रातून उत्तीर्ण व्हावे आकाशातून अचानक फळ जमिनीवर पडावे त्याप्रमाणे जनक राजाला ज्ञान प्राप्त झाल्याची जी आख्या एका उदाहरणार्थ म्हणून मी तुला सांगितली ती लिलेने ज्ञानप्राप्ती करून देऊन अज्ञान वृक्षाचा छेद करणारी रामा जो पुरुष जनकाप्रमाणे विचारशील असतो त्याचे हृदय प्रात कमला प्रमाणे विकास पाहून परमात्मा ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश पडताच दवामधील शैत्य श... नाही ठेवते त्याप्रमाणे संसार विषयक विचित्र चिंतन विचाराच्या योगाने अस्तंगत होते मी देह आहे या अहंभावाची रात्र एकदा संपून गेली म्हणजे सर्व व्यापी आणि विशाल असा आत्मप्रकाश स्वयंव उत्पन्न होतो मी देह आहे ही संकुचित बुद्धी असताना गेली म्हणजेच मी अनंत भुवनाना व्यापून राहिलो आहे ही विस्तृत भावना उदय पावते यासाठी बुद्धिमान रामा ज्याप्रमाणे जनकाने अहंकार वासनेचा त्याग केला त्याप्रमाणे अंतकरणात चांगला विचार करून तूही अहंकाराचा निराश कर करन? अहंकार रूपी मेघ नाहीसा होऊन चिदाकाश अत्यंत निर्मळ झाले म्हणजे त्या विस्तीर्ण आकाशात आत्मानुभव रूपी सूर्य शरद ऋतूतील सूर्याप्रमाणे निसंशय उत्तम प्रकाश पाडू शकतो अहंकाराची भावना हाच निविड अंधकार असल्यामुळे त्याचा निराश करताच आत्मा आपल्या स्वयंतेजाने प्रकाशमान होतो जग ही नहीं तो यह दक्षी सा मात्र है अशा हो, ते भावना कर चित्त प्रशांत हो ग्रहण बुद्धि मग्न हो कारण उपाधेय उपा कि हुआ ग्राह्य वस्तु विषयी प्रेम आने हे या कि वस्तु विषयी द्वेष हे मना है। बंधन है दुसरे को बंधन नहीं ज्य वस्तु विषयी तिरस्कार आणि ग्राह्य वस्तूविषयी आदर चित्तामध्ये बाळगू नकोस तर सोडून देऊन त्यांचा साक्षी जो आत्मा त्याविषयी एकनिष्ठ राहून विक्षेपरित हो ज्या पुरुषांची त्याज्य अत्याज्य दृष्टी अजिबात नष्ट झाली आहे असे पुरुष कशाचाही तिरस्कार करत नाही आणि कशाची इच्छा करत नाही जोपर्य विषया संबंधी त्याज्य अत्याज्य दृष्टि नष्टि नहीं तोर्यत अभ्राच्छादित आकाशन चालने स्वच्छ पड़ित नहीं तो्रमा बुद्धि ब्रह्मात्मते समते का उदय होते ही वस्तु अप्रशस्त अर्थात त्याज है और हि वस्तु प्रशस्त अर्थात ग्राह्य है मन जा जा अशा तऱ्हेचे विकल्प उत्पन्न होऊन ज्याचे मन चंचल होते त्याच्या या मनामध्ये एखाद्या शाखोट वृक्षावर मंजिरी उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे होत नाही ज्या पुरुषाच्या ठिकाणी ही वस्तू माझ्या हिताची असल्यामुळे मला अनुकूल आहे आणि ही वस्तू अहिताची असून त्यामुळे मला प्रतिकूल आहे अशा प्रकारची बुद्धी उत्पन्न होते त्याच्या ठिकाणी वैराक्याचा प्रकाश पडणारी समता आणि निर्मळपणा कसा काय उत्पन्न होणार कारण वास्तविक ब्रह्मत अद्वितीय आणि अवकाश कुठून असणार चित्तरूपी चंचल वृक्षावर इच्छा आणि अनिच्छारूपी माकडे एकदा का उड्या मारू लागली म्हणजे मग तो वृक्ष स्थिर कसा राहणार कारण निराशता निर्भयता नित्यता समता ज्ञता निरिच्छता निष्क्रियता सौम्यता निर्विकल्पता धृती मैत्री मननशीलता तुष्टी मृदुता मृदुभाषिता मुरुदु हे पंधरा विशेष अशाच पुरुषांच्या ठिकाणी की ज्यांच्या ठिकाणची त्याज्य अत्याज्य बुद्धी नष्ट झाली आहे ज्याचे चित्तन निर्वासन झाले आहे अशा जीवनमुक्त पुरुषांच्या ठिकाणीच वास्तव्य करत असतात म्हणून हे रामा हे विशेष आपल्या अंगी यावे आणि ही जीवनमुक्तीची श्रेष्ठ स्थिती आपल्या अंगी बाळावी अशी जर तुझी इच्छा असेल तर अधोभागी धावणाऱ्या उदकप्रवाहाला बंधारा घालून अडवून धरतात त्याप्रमाणे नीच विषयाकडे धाव घेणाऱ्या मनाला इंद्रियांचा निरोध करून बाह्यविषयापासून प्रथम परावृत्त करत जावे बाह्यविषयासंबंधीची आत्मवृती नाही शिवण्याला त्यांचा त्याग हाच उपाय आहे अशा तऱ्हेचा आरंभी करून मग आंतरविषया संबंधाची बुद्धी नेहमी विचारप्रवण करावे या संसाररूपी प्रवाहामध्ये चिंता तंतुनीयुक्त असलेले आणि मोहरूपी शेवाळून मलिन झालेले वासनारूपी जाळे पसरले गेले असून त्यामध्ये तृष्णारूपी मासोळी अडकली गेली आहे यासाठी हे रामालेल्या प्रज्ञा रूपी कात्रीने वादळी वाऱ्याने वाहत जाणाऱ्या विस्तीर्ण समुद्रात जाऊन पडेल या संसार वृक्षाचे दोषरूपी अंकुर उत्पन्न करणारे अज्ञान रूपी मूळ आत्मोद्धार करण्यास समर्थ असलेल्या साक्षात्कार संपन्न बुद्धीने दृढ प्रयत्न करून उठून टाक ज्याप्रमाणे लाकडी दांडा कुऱ्हाडीच्या सहाय्याने मोठा वृक्षात मनाचा छेद करून त्याला पावन अशा परमात्मा पदामध्ये स्थिर करावे सारांश मनानेच मनाचा छेद करून सर्व वासनांचा उच्छेद होईपर्यंत स्वरूपानुसंधान करत झाल्यामुळे भविष्य विषय वृत्तींचा उदय होण्याची शक्यता आणि अशा रीतीने सर्व संसाराचा निराश एकदा वासनेचा क्षय झाला म्हणजे मोहाचा अंकुर वाढणार नाही आणि एकदा चित्तातील संस्काराचा उच्छेद झाला म्हणजे चैत्याचा किंवा विषयांचा अंकुर उत्पन्न होणेच शक्य नाही आता चित्त आणि चैत्य म्हणजे चित्ताचे विषय अशा दोघांचा क्षय भावा असे वाटत असेल तर बसता उठता जागे असता निजरे असता चालताना अथवा धावताना सार हे सर्व असत आहे अशी अंतकरणाची भावना करत जाऊन त्यांच्या संबंधाच्या आस्थेचा त्याग करण्याचा अभ्यास केला पाहिजे यासाठी हे राघवा तू समतेचा आश्रय करून जे प्राप्त कार्य असेल ते करत आणि जे अप्राप्त असेल त्याची चिंता करू नकोस अशा रीतीने या जगात वागत जा ज्याप्रमाणे महेश्वर म्हणजे शिव हा शुद्ध चिन्मात्र दृष्टीने पाहिला असता भूजलादे मूर्ती रूप चिन्हे धारण केलेला दिसत नाही पण जगदाकार विवर्ताचे मायाधिष्ठा नसल्यामुळे त्याने ती चिन्हे धारण केली आहेत आणि तो जगतकर्ता आहे असे मान्य देते अर्थात सन्निधी मात, मात्राने तो करता पण वास्तविक अ करता असतो त्याप्रमाणे तूही राज्यादी कार्याचा सन्निधी मात्राने करता हो परंतु वस्तुत अ करता राहा रामा तू सर्व शरीरांचा वेदता म्हणजे साक्षी आहेस अज आहेस आत्मरूप आहेस किंबहुना महेश्वर आहेस आणि आपल्या स्वभावापासून च्युत न होता आपल्या मोहाच्या योगाने तूच या जगाचा विस्तार केला आहेस आता या ठिकाणी तू कदाचित अशी शंका विचारशील की जर हे जग मीच विस्तारले आहे तर मला त्यापासून व्हावेत तर यावर असे उत्तर देता येईल कि ज्या तत्वेत्याने दृश्या संबंधाने सन्मान भावना करून तद्व्यतिरिक्त अन्य भावनेचा त्याग केला आहे त्याला हर्षामर्षादी विकारपासून उत्पन्न होणाऱ्या दोषांची केव्हाही बाधा होत नाही यासाठी तूही दृश्य विषय जड आहेस या भावनेला पूर्णपणे फाटा दे जो रागद्वेष रहित आहे ज्याने संसार वासनेचा त्याग केलेला आहे जो मातीचे ढेकूळ पाषाण सुवर्ण यांना समानच लेखतो अशा पुरुषालाच योग युक्त असे म्हणतात अशा तऱ्हेचा मनुष्य जे जे करतो खातो देतो टाकतो त्यामध्ये दे त्याची बुद्धी आसक्त नसल्यामुळे त्याला केव्हाही सुखदुःखाची किंमत सारखीच वाटते जो पुरुष कोणत्याही कार्याला प्राप्त कर्तव्य म्हणून आरंभ करतो त्याने इष्टानिष्ट भावनेचा अजिबात त्याग केलेला असतो आणि तो सुखदुःखामध्ये कधीच मग्न होत नाही महाबुद्धिवान ड्रामा ही सर्व सत्ता आहे अशा मनाचा पूर्ण निश्चय होऊन ज्याचे सर्व भोगाविषयीचे चिंतन नष्ट झाले आहे त्यालाच शाश्वत शांती प्राप्त होते ज्याप्रमाणे आपले आणि आपल्या पोरांचे उदरपोषण करण्याकरता ते स्वयंप्रकाश चिदात्म्याच्या मागोमाग धावत जाते पुढे सिंहाच्या पराक्रमाने प्राप्त झालेले मांस त्याच्या मागून जाणाऱ्या मांजराला ऐकतेच मिळते त्याप्रमाणे आत्मप्रकाशाच्या योगाने प्राप्त झालेल्या दृश्य विषयामध्ये मन आसक्त होते अशा प्रकारे मन हे असद्रूप असून ते एकमेव अद्वितीय अशा आत्मस्वरूपाला विसरून त्याच्या सहाय्याने जगदाकार बनवून त्यावर आपली उपजीविका चालवते परंतु त्याला आत्मस्तुती झाली म्हणजे ते आपले मनोरूप टाकून पुनरपी विद्रुप बनते जड मनाचे प्रकाशशक्ती आणि हालचालीचे सामर्थ्य चित्च्या स्वाधीन आहे अर्थात सहाय हे मन हालचाल कसे शा, ते तरी या मनाला चित्त या ते चित्ताने पोचले जाणारे त्याचीच ती स्पंदशक्ती कल्पना केवळ असेच हो कारण असते चित्तरूपी सर्पाच्या फुटकाराला दृश्याकार कल्पना असे म्हणतात शिवाय मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाला म्हणजे ही कल्पना शुद्ध रूप होते सार्त हेरू कलना होय ब्रह्माची स्पंदी जी ही कल्पना ती मिथ्या असतानाही सद्रुपत्वाने हृदयात वावरू लागली आणि संकल्प विकल्प करू लागली म्हणजे तिला मन म्हणतात ही कल्पना जेव्हा आपल्या नित्य स्वरूपाला विसरून चित्त रूपाने हृदयात रूढ होते तेव्हा ती जडाप्रमाणे व्यवहार करू लागते अशा प्रकारे अनुभवलेल्या विषयांच्या स्मरणाने चित्त बनते आणि भावी विषयाचे संकल्प विकल्प करण्यामुळे मन बनते आणि अशा रीतीने मुख्य चित्तच या कल्पनेच्या योगाने पूर्व आणि भावी विषयांच्या इष्टानिष्ट भावना करणारी रूपे आणि आत्मविचार या साधनाने तिथे स्वरूप जाणले नाही तोपर्यंत पूर्णंद आणि अद्वय असे आत्मरूप करणे शक्य नाही तेव्हा शास्त्रविचार तीव्र वैराग्य आणि इंद्रिय निग्रह यांच्या योगाने जडाकार कल्पना रूपी स्वप्नातून चितला जागे करावे विज्ञान आणि समाधी साधन संपत्ती यांच्या योगाने जागृत झालेली सर्व जंतूंची कलना चित्तवृत्ती ब्रम्हूप होते पण या साधनांच्या अभावी ती सर्वत्र जगरूपाने भ्रमण करत राहते यासाठी व्यामोहरूपी मदिरा प्राशन केल्यामुळे उन्मत्त होऊन विषयरूपी खड्ड्यामध्ये डोळत पडलेल्या आणि अज्ञानरूपी निद्रेमध्ये घोरत पडलेल्या चित्तवृत्तीला जागे करावे चित्तवृत्ती जेव्हा जागी नसते तेव्हा काहीच कळत नाही आणि ती संकल्प करू लागून स्वप्नातल्या प्रमाणे दिसू लागली तरी थी थी ती खोटीच जगताची दृश्यमान वस्तिती ही एक एखाद्या संकल्पिक प्रसादाप्रमाणे म्हणजेच कल्पनेतील राजवाड्याप्रमाणे मिथ्या असून तो आत्मस्वरूपाचा विलास आहे ज्याप्रमाणे एखादी पुष्पमंजरी आपल्या ठिकाणच्या गंधशक्तीमुळे शोभायमान होते मग त्याप्रमाणे वृत्ती ही अंतस्थ सर्वसाक्ष परमात्मा दृष्टीने व्याप्त झालेली असते म्हणूनच जगातील पदार्थांना प्रकाशित करू शकते आता या ठिकाणी तुझ्या मनात अशी शंका उत्पन्न होण्याचा संभव आहे की चित्तवृत्ती जर वस्तुत सर्व आहे तर ते अंतःकरणाचे धर्म तेवढेच का प्रकाशित करते ही सर्व धर्म का प्रकाशित करीत नाही तर याचे उत्तर हेच आहे की चित्तवृत्ती जरी रूप आणि नित्य बोध स्वभाव आहे तरी प्राण्याने तिला आपल्या भावनेने अंतकरणापुरती मर्यादित केलेली असल्यामुळे ती त्यांचे त्यांचे विशिष्ट अंतकरण धर्म तेवढेच प्रकाशित करते वृत्तीरूपी चित्तवृत्ती ही अविवेकामुळे पाषाणाप्रमाणे जड बनलेली परंतु सूर्यप्रकाशामुळे कमलीने प्रफुल्लित होते त्याप्रमाणे चैतन्य सूर्याचा उदय होताच ही प्रबुद्ध होते नैयाधिकारी काही मतवादी या साक्षी चैतन्याला मानत नाही परप्रकाशरूपी अनित्य ज्ञानच विषयाना प्रकाशित करते असे त्यांचे मत परंतु हे मत अगदी अयोग्य आहे कारण ज्याप्रमाणे पाषाणाची पुतळी करून तिला नाच म्हणून कितीही सांगितले तरी ती नाचेल काय अर्थात जड असल्यामुळे ती येतकिंचित हालचाल करू शकत नाही त्याप्रमाणे चित्तवृत्ती रुपी कलना जड असल्यामुळे चैतन्याच्या सान्निध्याशिवाय तिची विषयोन्मुख प्रवृत्ती होणे मग तिच्या प्रकाशनाची गोष्ट लांबच राहिली चित्रातील राजाने रणसंग्राम केल्याचा घनघोर शब्द कोणी ऐकलाय का केवळ चंद्रकिरणाच्या योगाने वनस्पतींना पारवी फुटून त्यांची वाढ होते काय रक्ताने माथलेली प्रेते कधी पळत जातात का अरण्यातील पाषाण मधुर गायन करताना कोणी ऐकले आहेत का माणसांनी दगडाचे किंवा मण्यांचे कल्पिलेले सूर्य रात्रीचा अंधकार नष्ट करू शकतील का आकाशातील कल्पित उद्यानातील वृक्षांची छाया कधी कोणाचा ताप हरण करील का सारांश पाषाणाप्रमाणे जड आणि मृगजळाप्रमाणे मिथ्या भ्रमामुळे उत्पन्न होणाऱ्या मनाकडून कोणत्या क्रिया होणे शक्य आहे ज्याप्रमाणे सूर्याचे कडकडीत ऊन पडलेले असले म्हणजे त्यामध्ये मृगजळाची नदी दिसते त्याप्रमाणे ही विषयवृत्ती रूपे कलना आत्म्यामध्ये स्फुरण पावत असते अर्थात कलना हा अभ्यास आहे ही गोष्ट खरी परंतु तो अभ्यास सुद्धा चिदात्म्याचा स्वीकार न केल्यास सिद्ध होऊ शकत नाही रामा अज्ञा लोक म्हणतात की चैतन्याची परिच्छिन्न स्पंद कल्पना म्हणजेच मन असे मी तुला पूर्वी सांगितले पण वास्तविक विचार केला तर मन हे सुद्धा जोड आहे अन्नमय कोशाच्या आत असलेल्या प्राणमयीची ती शक्ती आहे परंतु ही गोष्ट अज्ञजनांच्या लक्षात येत नाही ही प्राणशक्ती संकल्पामुळे उत्पन्न झालेली असून जे योगी निःसंकल्प आणि विषय स्फुरण रहित झालेले असतात त्यांची चित्त म्हणजे पारमार्थिक प्रभाव होय ही प्राणशक्ती जेव्हा हा मी आणि हे माझे अशा तऱ्हेचे आकार धारण करू लागते तेव्हा स्पंदात्मक प्राणतत्व आणि चित यांचे अविवेकामुळे अध्यासरूपे ऐके भासते आणि या जड चैतन्याच्या कलुषित कल्पनेलाच जीव ही संज्ञा दिली जाते यावरून ही गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल की बुद्धी चित्त जीव वगैरे संज्ञा तज्ज्ञांनी मिथ्या संकल्पाला दिलेल्या असून त्या परमार्थदृष्ट्या सत्य नाही त्या कारण वास्तविक पाहू गेले तर मन बुद्धी चित्त जीव शरीर यापैकी कशालाही पारमार्थिक सत्यता नसून सत्य असा काय तो एक आत्माच आहे हा सिद्धांत शेकडो श्रुती विद्वानांचे अनुभव आणि युक्ती यांच्यावरून खरा ठरतो आता या ठिकाणी कदाचित तू म्हणशील की जर आत्मा आहे म्हणता तर त्याचा अनुभव काही येत नाही तसेच जगदरूपाने कोण भासतो तर याचे उत्तर असे देते की या सर्व जगदरूपाने आत्माच भासमान होत आहे आणि कालक्रमही तोच आहे तो, तो आकाशावर स्वच्छतर असून तो आहे आणि नाही अशा उभय स्वरूपाचा आहे तो स्वयंप्रकाश आणि इतरांचा प्रकाशक असल्यामुळे तो आहे असे म्हणावी लागते परंतु चक्षुराधी इंद्रियांच्या योगाने गोचर होणाऱ्या स्थूलता नील वगैरे गुण असल्यामुळे त्याचे स्वरूप अनुभवास येत नाही आणि अंतर्मुख होऊन तद्रुपत्वानेच केवळ जाणता येतो अर्थात तो स्वसं वैद्य असून त्याचे स्वरूप बाह्यवृत्तीच्या इंद्रियांना गोचर होणे अशक्य आहे इंद्रियांची गोष्ट एक वेळ दूर ठेवली तरी मन हे सूक्ष्मार्थ निर्णयाविषयी सुप्रसिद्ध आहे ना मग ते आत्म्याला का जाणत नाही असे प्रश्न तू विचारशील पण याचे कारण असे आहे की मन हे अविद्येचे कार्य असल्यामुळे ते आत्म्याचे दर्शन करून घेण्यास गेले की संपलेच त्याचा अविद्येसह हो नायनाट होतो त्यामुळेच त्याच्या ठिकाणी आत्मदर्शनाचे सामर्थ्य नाही अंधकार प्रकाशाजवळ जाताच त्याचा मागमूसही शिल्लक राहत नाही मग त्याला प्रकाशाचा अनुभव कसा घेता येणार याप्रमाणे आत्मदर्शनाबरोबर मन नष्ट होत असल्यामुळे ते आत्म्याचे दर्शन घेऊ शकत नाही आता मनाची प्रवृत्ती मनाचा उदय केव्हा होतो ते सांगतो त्याही ज्यावेळी स्वच्छ आणि स्वच्छ अशी आत्मसंमित बाह्य विषयाची इच्छा संकल्प वंशात करू लागते त्यावेळी तिला पारमार्शिक आत्म्याचे विस्मरण आणि चित्तजन्य मिथ्या पदार्थांचे स्मरण होऊ लागून त्या अनात्मपदार्थांच्या ठिकाणी मनाची प्रवृत्ती होऊ लागते मनाचीही आत्मदर्शनशक्ती त्याच्या उत्पत्तीलाच प्रतिकूल आहे कारण परमपुरुषाचे संकल्पमय होणे याचेच नाव चित्त हो संकल्पाचा त्याग करणे हे अचित्त आणि अचित्तता म्हणजेच मोक्ष सारांश मन हे चित्ताधीन असल्यामुळे आत्मदर्शन हे मनाच्या उत्पत्तीलाच प्रतिकूल आहे यासाठी चित्ताचा जन्म हेच संसाराचे बीज आहे संकल्पन म्हणजेच थोडासा जन्म होतो निर्विकल्प स्थितीपासून च्युत झालेल्या चित्तची संकल्प कलंकित सत्ता म्हणजेच कलना ज्याप्रमाणे स्त्रीच्या संकल्पामुळे प्रजाप्रसव विशेष विश। पुरुषाच्या शरीरातील इंद्रिय चेतना वगैरे भाव प्रगट होतात त्याप्रमाणे जगत प्रसारासाठी त्या कलनेपासून मन उदय पावते रामा प्राणशक्तीचा निरोध केला म्हणजे मन आपोआप लीन होते कारण आरसा नाही साधारण म्हणजे त्याबरोबरच आरशात पडलेले पदार्थांचे प्रतिबिंबही नष्ट होते ज्याप्रमाणे आरशातील प्रतिबिंब हे आरशाचे कल्पित रूप आहे त्याप्रमाणे मन हे प्राणाचे कल्पित रूप आहे मन हे प्राणाचे कल्पित रूप कशावरून तर असे विचारशील की <coughs> तर त्यावर असे सांगता येईल की जिवंत पुरुषाला दूर देशातील जो अनुभव मनाने येतो तो त्याच्या मनस्पंदामुळेच येतो परंतु देशांतराचा मनाने होणारा संबंध आणि तज्जन्य होणारा अनुभव प्राणस्पंद आणि वेदना अंशरूपी चित्त या यांच्याशिवाय होणे शक्य नसल्यामुळे मनामध्ये स्पंद आणि ज्ञान ह्या दोन्ही शक्ती आहेत असे मानणे भावे म्हणून मन हे प्राणाचेच रूप आहे असे म्हणायला हरकत नाही अशा रीतीने प्राण आणि मन यांचा अत्यंत निकटचा संबंध असल्यामुळे प्राणनिरोधाच्या योगाने मनोनिरोध होतो यासाठी प्राणनिरोध कसा करावा याविषयी आता सांगतो वैराग्य प्राणायामाचा अभ्यास योग समाधी परमार्थ बोध यांच्या सहाय्याने तसेच बाह्य विषयाकार होणे हे जे चित्ताचे व्यसन ते घालवल्याने निरुध होतो कदाचित एखाद्या पाषाणामध्ये चलनशक्ती किंवा ज्वलनशक्ती असं संभवेल पण मनाच्या ठिकाणी स्पंदशक्ती किंवा संवेदनशक्ती कदापि संभवणार नाही कारण स्पंद ही प्राणवायूची शक्ती असून ती चलदरूपाने जड आहे संवेदन म्हणजे ज्ञान ही आत्म्याची शक्ती असून ती नित्य सर्व आणि निर्मल आहे परंतु स्पंद शक्ती आणि आत्म्याची संवेदनशक्ती यांचा संबंध आला म्हणजे त्या ठिकाणी मनाची कल्पना उदित होते परंतु हे मन मिथ्या असून त्याच्या ज्ञानालाही मिथ्या ज्ञान हेच नाव दिले जाते हे मन म्हणजेच अविद्या तीच विक्षेपशक्ती अथवा माया आणि तेच संसाराती विषप्रद असे महा अज्ञान हो। आता चितशक्ती आणि प्राणशक्ती यांच्या संबंधातून उत्पन्न होणारी संकल्पाची कल्पना केली नाही तर समजावे प्राणवायूची स्पंदशक्ती जेव्हा चैतन्याकडून चैतविली जाते तेव्हा ती विषययुक्त चित्तच अंतसंकल्पामुळे चित्ततेस प्राप्त होते परंतु ही चित चित्त लहान मुलांनी कल्पिलेल्या वेताळाप्रमाणे मिथ्या असून जिच्यामध्ये अखंड मंडलाकार अशी स्पंद रूपे केव्हाही विद्यमान नाही अशी वस्तुस्थिती असल्यामुळे ही अखंड आणि पूर्ण अशी कोणाकडून बाधित होणार ज्याची शक्ती अखंड आहे अशा परमेश्वरा बरोबर रणसंग्रांत कोण करणार थोडक्यात हेच की चित्त आणि अचित्त परस्पर विरोधी असल्यामुळे त्यांचा संबंध होणे शक्य अनि चित व अचित यांचा जर वस्तूचा संबंधच होऊ शकत नाही तर मग मनाची कशी आणि अचित हे भिन्न पदार्थ मानल्यास मन मिथे आहे असे मानावे लागेल चित आणि स्पंद हे एक रूप आहेत असे मानले तर मग एक चैतन्य सत्ताच चैतन्य सत्ताच आहे असे ठरून मनाचे अस्तित्व बाधित होते चित आणि अचित यांची एक रूपता अपलापाने होऊ शकणार नाही कारण तसे झाल्यास स्पंदाच्या उत्पत्तीचा अभाव मानावला होणार बरे अचितच्या अपलापाने त्यांची एकरूपता होते असे मानावे तर हत्ती घोडे यांच्या वाचून नुसत्या राजाला काही सेना म्हणून संबोधता येत नाही तसेच नुसत्या चितला मन असे देता येणार नाही तेव्हा रामा या जगत्रयामध्ये हे दुष्ट मन नाहीच असा तत्वज्ञानामुळे अनुभव प्राप्त होणे यालाच मनोनाश असे म्हणतात हे निष्पा स्वतःवर अनर्थ ओढून घेण्याकरता त्या मनाची तू उगाच कल्पना सुद्धा करू नकोस कारण ते मिठ्या उद्भवले परमार्थता ते नाहीच हे महाबुद्धिवाना तू अंतकरणात येतकिंचित संकल्प करू नकोस कारण मन हे संकल्पामुळेच उत्पन्न होते संकल्प केला नाही म्हणजे त्याचा था कोठे ठाव टिकाणही लागत नाही हे मनन मननशिला रामा तुझ्या हृदयरूपी ओसाड भूमीमध्ये अय ज्ञानामुळे जे कल्पना रूपी मृगज उद्भवले आहे ते सम्यक ज्ञानाने नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही मन हे जड आणि निस्वरूप असल्यामुळे सर्वदा मृतवत आहे परंतु या मृत मनाकडून अनेक जीव मारले जातात ही मूर्खपणाची परंपरा विचित्रच म्हणायची ज्याला आत्मा नाही देह नाही आधार नाही आकारही नाही अशा तऱ्हे ज्या मनोरूपी पाशात अडकून मूर्खांना भक्षण करण्यात येते तो पाश खरोखरच अजबो हो। सर्व प्रकारच्या सामग्रीने विरहित अशा मनाकडूनही जो मूढ ठार केला जातो त्याचे मस्त नीलकमलाच्या पाकळीनेही फुटेचे असे म्हणणे गैर होणार नाही जड मूक आणि अंध अशा मनाकडून जो मारला जातो असा मूढ पुरुष पूर्णचंद्राच्या शीतल किरणानी सुद्धा जाळला जाण्याला काय हरकत आहे असलेले असले, असले मन विद्यमान असलेल्या नाही जिंकते आता एखादा विवेकेशूर मनुष्य मनाला मारतो असेही म्हणण्यात येते परंतु वस्तुत ही कल्पनाच व्यर्थ आहे कारण ज्याचे अस्तित्वच नाही त्याला कोण आणि कसे मारणार तेव्हा मिथ्या संकल्पाने उद्भवलेले आणि मिथ्या आरूढ झालेले मन शोधू लागले तरी सापडत नाही अशा स्थितीत दुसऱ्याचा पराभव करण्याची शक्ती त्याच्या ठिकाणी कोठून असणार परंतु अत्यंत चंचल अशा या मनाकडून सर्वांचा पराभव व्हावा ही काही सामान्य माया नव्हे तर महामायावी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मयासुरालाही निर्माण करणारी अशी ही अगाध माया आहे ज्याच्या ठाई मूर्खपणा भरलेला आहे अशा मनुष्याला कोणत्या आपत्ती येत नाही अर्थात तो सर्व आपत्तींचे माहेरघरच असतो ही सृष्टी सुद्धा अशा मूर्खांच्या अज्ञानाने उत्पन्न केलेली असून ती सर्व आपत्तीचे अधिष्ठ आश्चर्य पण अरे रे अशा भरलेल्या या सृष्टीत भर अज्ञानी जीव असन्मार्गाने वागून मनाधिकांच्या दुःख सृष्टीत अधिकच भर घालतो याला काय म्हणा ही मनाधिक मूर्खपणाने भरलेली सृष्टी अत्यंत नाजूक आहे असे मला वाटते कारण अविचारामुळे उत्पन्न झालेली मनोमय सृष्टी विचार आणि क्षीण होऊन जाते ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहातील पाणी प्रवाहाच्या वेगामुळे कणांच्या रूपाने उडू लागते एखादे भौर्यात सापडलेल्या पाण्याच्या यंत्रात घातल्यामुळे चूर्ण होते किंवा पाण्यावर लाटांची हालचाल होऊ लागली असताना पूर्ण चंद्राच्या करस्पर्शामुळे त्याला उर्माद होता अशी भ्रांती उत्पन्न व्हावी त्याप्रमाणे ही मनोमयी सृष्टीची भ्रांती असून ती विचाराने क्षणात नष्ट होते शत्रुशी दृष्टादृष्ट होताच त्याच्या नेत्रातून उत्पन्न होणाऱ्या सूत्रांनी आपण बद्ध झालो किंवा शत्रूच्या काल्पनिक शूर सेनेकडून आपण पराजित झालो असा भ्रम व्हावा त्याप्रमाणे ही मानसिक सृष्टी आहे अशी स्थिती असल्यामुळे विचार आणि नाहीशी होणारी सृष्टी जो क्षीण करून टाकत नाही तो पुरुष निसंशय आत्मघातकी होय रामा ही मूर्ख लोकमयी सृष्टी आणि मिथ्या मन यांना वश करून घेणारा जो समर्थ नाही तो अध्यात्मशास्त्राच्या उपदेशाला पात्र नाही कारण त्याची प्रज्ञा बाह्य विषयामध्ये घडून गेलेली असून ती मनोनिग्रह करण्याला उद्युक्त नसते आणि आत्मस्वरूपाकडे तिचा ओढा नसतो यामुळे सूक्ष्म विचार करण्याची तिच्या ठिकाणी शक्ती नसते ती विण्याच्या तारेतून निघणाऱ्या सूक्ष्म ध्वनीलाही भीते आपल्या निजलेल्या बंधूंचे तोंड दिसले तरी घाबरते आणि शत्रू आला एवढे शब्द कोणी विचारले तरी तेवढ्याने तिचा थरकापून ती पोळ काढू लागते रामा फार काय सांगू तिला आपले गुलाम थोडेसे विषय सुख प्राप्त होताच बेहोश होणारी आपल्याच हृदयातील चित्तरूपी शत्रूने प्रहार केल्यामुळे संतप्त झालेली आणि विवेक विवे शून्य अशी प्रज्ञा सत्य म्हणजे काय हे जाणण्याला समर्थ नसते परंतु असल्या प्रज्ञारूपी दुर्वर शत्रू पासून मनुष्याला मोह उत्पन्न व्हावा हे मात्र सर्वथा अनुचित होय इथे श्री वासिष्ठ महारामाने उपशमा प्रकरणे सर्ग तेरा